अध्याय ज्ञान विसावा ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तीयोग म्हणाला हे कमल कमलनयन श्रीकृष्ण कर्मांचे पाहूनच वेदांनी विधी निषेध सांगितलेले आहे आणि शिवाय वेद ही आपलीच म्हणजे ईश्वराची वाणी आहे वेदांनीच वर्णाश्रमांचे भेद प्रतिलोम म्हणजे कनिष्ठ वर्णाच्या व्यक्तीने उच्च वर्णीय कन्येशी विवाह करणे आणि अनुलोम म्हणजे उच्च वर्णाच्या व्यक्तीने कनिष्ठ वर्णाच्या कन्येशी विवाह करणे यामुळे होणारा वर्णसंकर द्रव्य देश आयुष्य काल स्वर्ग आणि नरक हे सर्व सांगितलेले आहे अशा प्रकारे विधीनिषेध सांगणारे आपलेच वेदवाणी रूप वचन गुणदोषांमधील भेद पाहून आचरल्याशिवाय माणसांचे परमकल्याण कसे करणार हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आपले वेदच पितर, देव, मानसे सर्व मार्ग परमेश्वर डोळे आहे कारण या डोळ्यांनीच स्वर्ग मोक्ष जगाचे कारण इत्यादी अन्य प्रमाणांनी न करणाऱ्या वस्तू आणि त्यांची साधने दिसतात गुणदोषांमधील भेददृष्टी वेदवाणीच आहे कोणा मानसाची नव्हे आणि वेदानी भेददृष्टीचा निषेधही केलेला आहे यामुळेच माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले कल्याणासाठी ज्ञान कर्म आणि भक्ती या तीन योगांचा उपदेश केला आहे या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय कोठेही नाही ज्यांनी कर्मे आणि त्यांची फळे ह्यापासून विरक्त होऊन त्यांचा त्याग केला आहे ते ज्ञान योगाचे अधिकारी होत या उलट ज्यांच्या चित्तामध्ये वैराग्य उत्पन्न झालेले नसते उलट त्यांची कामना असते त्यांच्यासाठी कर्मयोग सांगितलेला आहे पण जो मनुष्य अत्यंत विरक्तही नाही आणि अतिशय आसक्तही नाही तसेच ज्याला पूर्व पुण्यामुळे माझ्या कथा इत्यादींमध्ये श्रद्धा उत्पन्न झालेली असते त्याला भक्ती योगाने सिद्धी प्राप्त होते जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही किंवा जोपर्यंत माझ्या कथांचे श्रवण कीर्तन इत्यादींविषयी श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत कर्मे करावीत उद्धवा आपापल्या वर्णाश्रम धर्मानुसार फळाची आशा न करता यज्ञाधिकत सत्कर्मे केली आणि निषिद्ध कर्मे केली नाहीत तर त्याला स्वर्गनरकात जावे लागत नाही आपल्या धर्माच्या ठिकाणी निष्ठा ठेवणारा या देहात राहूनच निषिद्ध कर्मे न करण्याने पवित्र होतो त्याला विशुद्ध ज्ञान प्राप्त होते किंवा त्याचे भाग्य असल्यास त्याला माझी भक्ती प्राप्त होते स्वर्गातील देव आणि नरकातील लोक सुद्धा या मनुष्य देहाची इच्छा करतात कारण हे शरीरच ज्ञान किंवा भक्ती यांचे साधन आहे स्वर्गीय किंवा नारकीय शरीरे फक्त भोगसाधने आहेत विचारवं किंवा हा देह यापैकी कशाची करू नये कारण देहात अहंग बी बाळगल्यामुळेच त्याच्याकडून प्रमाद घडतात या शरीराला मरण असूनही ते परमप्राप्ती करून देणारे आहे असा विचार करून माणसाने सावधपणे मृत्यू येण्यापूर्वीच पुनर्जन्म टाळण्याचा प्रयत्न करावा हे शरीर एक वृक्ष आहे यावर घरटे तयार करून जीवरूपी पक्षी त्यात राहतो पक्षी जसा तुटणारे झाड सोडून सुरक्षित जागी उडून जातो त्याप्रमाणेच या शरीर वृक्षाला सुद्धा यमासारखे निर्दय पुरुष रात्रंदिवस तोडतच असलेले पाहून आणि त्यामुळे आपले आयुष्य क्षीण होत असलेले जाणून विषय लंपट नसलेला जीव भयकंपित हो शरीरा आसक्ति सोड़ दूर परमांव जाऊन शांत हो प्राप्ति करू देस अत्यंत कठिन अनव शरीर ही एक सुदृढ़ नाव है गुरूंना तिचे कर्णधार करून मनुकूल वायु करून जो मनुष्य संसार सागरत पार हो तो आत्मघात हो कर्मांमध्ये दोष पाहून त्यांचा उभग आल्यामुळे विरक्त झालेल्या योग्याने इंद्रियावर ताबा मिळवून अभ्यासाने आपले मन स्थिर करावे स्थिर करताना जर मन चंचल होऊन इकडे तिकडे भटकू लागले तर ताबडतोब आळस न करता त्याची समजूत घालून ते आपल्या ताब्यात आणावे इंद्रिये आणि प्राण यांच्यावर विजय मिळवून मनाच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नये नंतर सत्वसंपन्न बुद्धीने मनाला आपल्या ताब्यात घ्यावे घोडेस्वार जसा प्रथम घोड्याच्या कलाने घेऊन नंतर त्याला आपल्या इच्छेप्रमाणेच चालवतो त्याचप्रमाणे मनाचे भाव जाणून घेऊन मनाला आपल्या ताब्यात ठेवणे हाच खरा योग होय सांख्यशास्त्रामध्ये प्रकृतीपासून शरीरापर्यंत पदार्थांच्या उत्पत्तीचा जो क्रम सांगितलेला आहे आणि ज्या क्रमाने त्याच्या प्रकृतीमध्ये लय सांगितला आहे त्यांचे मन स्थिर होईपर्यंत सतत चिंतन करावे जो मनुष्य विषयांचा उभा आल्याने संसारातून विरक्त झालेला आहे आणि जो गुरूंचा उपदेश चांगल्या प्रकारे जाणून घेऊन आत्मस्वरूपाच्याच चिंतनात मग्न राहतो त्याचे मन चंचलता सोडून देते दे। यम यो इत्यादी योग आत्मविद्येने किंवा माझ्या भक्तीने मन चिंतनास योग्य अशा परमात्म्याचे चिंतन करू लागते या याखेरीज दुसरा कोणताही उपाय नाही जर एखाद्या वेळेस योग्याकडून एखादा प्रमाण घडलाच तर त्याने ते पाप योगसाधनेच जाळून टाकावे यासाठी त्याला दुसऱ्या प्रायश्चित्ताची आवश्यकता नाही स्वधर्माने निष्ठेने आचरण करणे हाच गुण आहे स्वभाव अशुद्ध असणाऱ्या कर्मांच्या आणि ज्याला सर्व कर्मांविषयी वैराग्य उत्पन्न झालेले आहे तसेच ज्याला सर्व विषय दुःखरूप आहे हेही माहीत आहे पण तो ते सोडू शकत नसला तरी त्याने आणि प्रेमाने माझे भजन करावे करताना परिणामी अशा प्रकारे मी सांगितलेल्या भक्तियोगाने निरंतर माझे भजन करण्यामुळे मी त्या साधकाच्या हृदयात येऊन बसतो त्यामुळे त्याच्या हृदयातील सर्व वासना नष्ट होतात अशा तऱ्हेने जेव्हा त्याला माझा सर्वात्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा त्याच्या हृदयातील अज्ञान दूर होते त्याचे सर्व संशय छिन्न विच्छिन्न होतात आणि कर्म वासना सर्वथैव क्षीण होऊन जातात असा माझ्या भक्तीने युक्त असलेला जो योगी माझ्याच चिंतनात मग्न राहतो त्याला ज्ञान किंवा वैराग्य नसले तरी इहलोकी त्याचे कल्याण निश्चितपणे होते कर्म तपश्चर्या ज्ञान वैराग्य योगाभ्यास दानधर्म आणि अन्य कल्याण साधनांनी जे प्राप्त होऊ शकते ते सर्व माझा भक्त माझ्या योगाने, स्वर्ग मोक्ष किंवा माझे वैकुंठ वैकुंठधाम यापैकी ज्याची इच्छा करतो ते सहजासहजी मिळवतो माझे अनन्य प्रेमी धीर साधू भक्त स्वतः कशाचीच इच्छा करीत नाहीत किंबहुना मी त्यांना कैवल्य किंवा पुनर्जन्माचा अभाव जरी देऊ केला तरी तो सुद्धा ते घेऊ इच्छित नाही कशाची ही न करणे म्हणून ज्याला कोणतीही कामना किंवा अपेक्षा नाही त्याचीच माझे ठिकाणी भक्ती निर्माण होते जे बुद्धीच्याही पलीकडे असलेल्या परमात्मत प्राप्त झाले आहेत त्या माझ्या समदर्शी महात्म्यांचा आणि माझ्या अनन्य प्रेमी भक्तांचा या विधी विधिनिषेधांद्वारे होणाऱ्या पुण्यपापाशी काहीही संबंध असत नाही अशा प्रकारे जे लोक मी सांगितलेल्या या ज्ञान भक्ती आणि कर्मयोगाचा आश्रय घेतात ते माझ्या परमकल्याण स्वरूप अशा धामाला प्राप्त होतात कारण परब्रह्मतत्व त्यांनी जाणलेले असते अध्याय विसावा समाप्त